ओवी वासु जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगल जन्म जरा जलद प्रभंजन हे निष्पा आपल्या सेवकांचे संपूर्ण रूप असलेल्या म्हणजे कल्याण करणाऱ्या जन्म व म्हातारपण रुपी मेघांच्या फळीचे धूळधान करणाऱ्या वायुरूपी हे श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार जय जय देव प्रबल विदळिता मंगळ कुळ निगमगम ध्रुम फळ फल प्रद हे अतिशय सामर्थ्यवान अहंकाराने अशुभांच्या समुदायांचा ज्याने नायनाट केलेला आहे अशा वेदशास्त्र रुपी वृक्षांचे फल असलेल्या व त्या फलाची प्राप्ती करून देणाऱ्या हे श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार अस जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतुहल कलातीत हे स्वरूपत पूर्ण असलेल्या विषय वासना दबडलेल्यांचे कैवार घेणाऱ्या कालाच्या करामतीसही अंकित करून ठेवलेल्या अंशादी विभागा पलीकडे असलेल्या हे श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो जय जय देव निष्कळ फुरद मंदानंद बहित्या निरस्ता व विपुल आनंद प्रकट आहे अशा आणि संपूर्ण दोष नेहमीच नाहीसे केलेल्या व सर्वांस कारण असलेल्या श्री गुरुदेव तुमचा जय जयकार असो जय जय देव स्वप्रभ जगदम बुध भुवनोद्भवा रंभ स्तंभ भव ध्वस हे स्वयं प्रकाशा जगदरूपी ढगाचा गर्भ ज्या संभवतो अशा आकाशा स्वर्गादी लोकांच्या उत्पत्तीचे आधारभूत खांबच असलेल्या तसेच संसाराचा फडशा पाडणार्या स्त्री गुरु तुमचा जय असो जय जय देव निश्चल चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय हे स्थिर असणाऱ्या चंचल चित्तास पिऊन मोठ्या जगत प्रकट करण्याचा एक सारखा खेळ खेळण्याची आवड असलेल्या श्री गुरु तुमचा हे अत्यंत शुद्ध ज्ञानोदय रूपी अरण्यातील हत्ती म्हणजे ज्ञानाभिमान गलित करणारे अशा तसेच शम करून कामाच्या भयाचा नाश करणाऱ्या दयासागरा श्री गुरुदेवा तुमचा जय असो जय जय देूप अतिकृत भुवनदीप तापा अविकारी अशा मदन रुपी सापाच्या घमेंडीचा धुवा उडवणाऱ्या भक्तांच्या प्रेमरूपी घरातील दिवा असणाऱ्या व तापांचा नायनाट करणाऱ्या श्री गुरुदेवा तुमचा जय असो जय जय देव अद्वितीय परिणतो परमयक प्रिय निज जनजित भजनीय माया गम्य हे अद्वितीय परिपक्व झालेल्या वैराग्यवानाचे काय फक्त प्रेम असलेल्या आपल्या दासांच्या स्वाधीन होऊन बसलेल्या भजन करण्यास योग्य असलेल्या मायेच्या ताब्यात न सापडणाऱ्या श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो जय जय, जय, जय देव श्री गुरु अ कल्पनाख्या कल्पतरो स्वसं विद्रुम भी बीज प्ररो कल्पना रहित अशी ज्याची प्रसिद्धी आहे अशा परमात्म स्वरूपास देणाऱ्या कल्पवृक्षा स्वरूप ज्ञान रूपी वृक्षाचे भी वाढण्याची जमीन असलेल्या देव श्री गुरु तुमचा जय जयकार असे काय एक ऐस का नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुजोद्देशे निर्विशेषा हे भेदरहित श्रीगुरु असे असे तुम्ही आहात अशी पृथक पृथक अनेक विवेचनांच्या दुमच्या संबंधाने स्तुती तरी काय करावी जी हि विशेषेन ज्या ज्या विशेषणानी तुमचे वर्णन करावे त्या त्या विशेषणांनी दाखवलेले जे जे दृश्य स्वरूप ते ते तुमचे रूप नाही हे मी समजतो व म्हणूनच या स्तुतीच्या शब्दानी वर्णन करण्याची मला समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करत नाही अशी त्याची प्रसिद्धी आहे परंतु जो पर्यंत त्याने पूर्ण चंद्र उदयाला आलेला पाहिला नाही तोपर्यंतच ती प्रसिद्धी खरी असते सोम कांतून निजन्य चंद्र अर्ध्याधिक न करी ते तोची अवधारी करवी कि जी महाराज ऐका चंद्रकांत मणी आपल्या पाझराने चंद्रास आपण होऊन अर्घ्य वगैरे देत नाही तर ते अर्ध्याधिक देव विण्याचे काम तो चंद्रच त्या चंद्रकांत मण्याकडून करवतो हो नेणू कैसी वसंत संगे अवचितिया वृक्षाची अंगे फुटती तै तया जोगे धरणे नोहे वसंत ऋतूच्या संबंधात झाडांच्या फांद्यास कशी अकस्मात पालवी फुटते हे कळत नाही परंतु जेव्हा वसंत येतो तेव्हा ते पालवी फुटणे थांबून ठेवणे हे झाडांच्याही स्वाधीन नसते किरण ला हे मग ला कवन का जळे शिवतले लवण आंग भुले सूर्यविकासिनी कमळाला सूर्य, सूर्य किरणांचा योग झाला म्हणजे मग कोण संकोचून राहणार अथवा पाण्याच्या संसर्गात आलेले मीठ आपल्या शरीराला विसरते म्हणजे विरघळते जे त्याप्रमाणे जेव्हा मी तुझे स्मरण करतो तेव्हा मी आपला मी पणा विसरतो मग जसा तृप्त पुरुष ढेकरेने व्यापला असता त्यास आपले ढेकर आवरून धरता येत नाही मज तू वाजी केले तैसे माझे मी पण धाडू निदेशे बांधले वाचे. महाराज मला तुम्ही तसे केले आहे आपण माझ्या मी पणाचा नाश करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचे लावली ला आहे नाहेरवी तरी आठवी राहो निस्तुती जय करावी तरी गुणा गुणिया धरावी सरोभरी की अथवा एरवी तरी मी शुद्धीवर राहून जेव्हा स्तुती करीन, तेव्हाच माझे हातून गुण व गुणातीत यांची तुलना केल्यासारखी होईल मोती फोडोनी सांधिता चांग कि तैसेची भले आणि महाराज तुमचे स्वरूप एकरस आहे मग तुमच्या ठिकाणी गुण गुना व गुणातीत ही निवड कशी करता येईल हे पहा मोती अगोदर फोडून मग सांधणे चांगले कि ते आहे तसेच सबंध ठेवणे आणि तू तु बापू तुझी माय बोली नाय डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे आणि तू बाप आहेस व तूच आई आहेस अशा वर्णनाने तुझे स्तुती होत नाही कारण कि त्या प्रतिपादनात लयकरू या उपाधीचा विटाळ आहे जी जाले नी झाले के आले, ते गोसावी पण के भी बोले, ऐसे उपाधी उशीटले का महाराज, दुसरी एखादी व्यक्ती दास झाल्याने आलेले परावलंबी स्वामित्व, तुमच्या ठिकाणी प्रतिपादनेत काय अर्थ आहे असे सापेक्षतेच्या उपाधीने उष्टे झालेल्या मोठेपणाने तुमचे वर्णन कशाला करू तरी आत्मा तू एकसरा हेही म्हणता दातारा आतुल बाहेरा घापतासी। हे स्वामी तू अंतर भाई एक सारखा व्यापून असणारा आत्मा आहेस असेही म्हटले असता आत असणारा जो तू तु, त्या तुला बाहेर घालवला असे होईल म्हणून तुझ लागे स्तुतीने दखेजी जगी मौना वाचून लेणे सुसीना म्हणून महाराज आपण जसे खरोखर आहात आपल्या कारण की मौना वाचून दुसरा दागिना आपण अंगावर घालीतच नाही का पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई तुमच्या संबंधाने काहीही न बोलणे ही स्थिती हो काही न करणे ही पूजा आणि साधकाने आपण जीव शिव अथवा ब्रम्ह यापैकी कोणाचाच अभिमान न घेणे हीच तुमचे जवळ खोय हो। तरी जीन तले जैसे भुली पिसे आलापू घाली तैसे वानू ते माऊली उपसाहेू तरी पण भ्रमाने फुलून वेडा झालेला मनुष्या जसा बडबडतो त्याप्रमाणे मी तुमचे वर्णन करतो ते हे श्री गुरु माऊली तू सहन कर आता गीतार्थाची मुक्त मुदे ला दाखवणारा मोत्यांच्या अंगठी चा, चा मोतब म्हणजे शिक्का मोर्तब करा कारण त्या योगाने माझे हे बोलणे सज्जनांच्या सभेतील सर्व संतांना मान्य होईल येथ म्हणितले श्रीनिवृत्ती न के पुढत पुढती परिसी लो हा गृष्टी किती वेळोवेळा कि जे गर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले अशी वारंवार विनंती करू नकोस अरे सोने होण्याकरिता परिसावर लोखंड किती वेळा घासायला पाहिजे म्हणजे एकदा घासले की पुरे तब विनवी ज्ञान देव हो काजी पसाव तरी अवधान दे तू ग्रंथात तेव्हा ज्ञानदेव विनंती करून म्हणतात महाराज आपली आज्ञा हा आपला प्रसादच आहे तर आता आपण व्याख्याना कडे लक्ष द्याव जी गीता रत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणी गीता महाराज गीतारूपी रत्न मंदिराचा हा जो अठरावा अध्याय तो अर्थरूपी चिंतामणीचा बनवलेला कळस आहे व सर्व गीतेचे दर्शन करणारा अठरावा अध्याय हा वाटाडे आहे लोकी तरी आथी आईसे जे दुरुनी कळसू दिसे आणि भेटीची हात वसे देवतेची तीए लोकात तरी अशी समजत आहे कि दुरुन देवळाचा कळस दिसल्या बरोबर त्या देवळातील देवतेची भेटच हस्तगत झाली असे होते तैसेची येथ ही आहे जे एकेची येणे अध्याय दृष्ट होये गीता गमोहा येथेही म्हणजे अठराव्या अध्यायाच्या बाबतीतही तसेच आहे कारण की या एकाच अध्यायाने सर्व गीता शास्त्र पाहिले असे होते मी कळसू याची कारणे अठरावा अध्यायो म्हणे उवाईला बादरायणे गीता प्रासादा म्हणून याच कारणाकरता श्री व्यासानी गीतारुपी मंदिरावर अठरावा अध्याय हा कळस चढवला असे मी म्हणतो नो हे कळसा परते काही प्रासादि काम नाही हे सांगत असे गीता ही, संपले पणे. मंदिर बांधण्यात कळसापलीकडे काही काम उरत नाही असे नव्हे ना का तीच गोष्ट गीता देखील आपल्या समाप्तीने सांगत आहे व्यासू सहजे सूत्री बळी तेने निगम रत्नाचि उपनिषद अर्थाची माळी माझी खांडिली व्यास हे स्वभावत मोठे बुद्धिमान त्यांनी वेदारुपी रत्नांच्या पर्वतावर असलेल्या उपनिषेदारावर खणाला आरंभ केला म्हणजे उपनिषेदार्थांचा विचार करण्यास प्रारंभ केला ते त्रिवर्गाचा अणुआरू आडवू निघाला जो अपारू ते महाभारत प्राकारू भोवता केला तेव्हा धर्म अर्थ व काम हा त्रिविध पुरुषार्थ रुपी जो पुष्कळ दळवाडे झाडून चोख घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी या खाणीमध्ये आत्मज्ञान रुपी एका जीवाचा अखंड दगड निघाला तो चातुर्याने साफसूफ करून त्याचा श्री कृष्ण अर्जुन संवाद रुपी चांगला चिरा तयार केला निवृत्ती सूत्रार्थ पुरवणी रुपी ओळबा लावून सर्व शास्त्रार्थाची पुरणी घालून व्यासानी त्या चिऱ्याच्या मांडणीने मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला ऐसेनी करिता उभारा पंधरा अध्यायात पंधरा भूमी पुरा जाहला। अशा तऱ्हेने गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असताना जमीन शुद्ध करण्यापासून तो पंधरावा अध्याय संपेपर्यंतचे पंधरा अध्यायांचे गीतारूपी मंदिर गच्ची पर्यंत पुरे झाले उपरी सोळावा अध्यावो तो ग्रीवे घंटेचा आव सप्तदशू तोची ठावो पडघाणीये वरती सोळावा अध्याय हा गळ्यावरील डेऱ्याचा आकार होय आणि जो सतरावा अध्याय आहे तोच कळसाच्या बैठकीचा ओटा होय तयाही वरी अष्टादशू तो अपैसा मांडला कळसू उपरी गीता दीकी व्यासू ध्वजे लागला त्याच्याही वर अठरावा अध्याय हाच कोणी एक सहज उभारलेला कळस होय वर व्यास हे जे गीता केले या वर गीतादिक व्यास पहिल्या अध्यायापासून सतराव्या अध्याया, अध्याया, अध्याया पर्यंत जे मागील अध्याय आहेत ते चढत्या चढत्या भूमिकेचे आकार असून ते सर्व काम पुरे झाल्याचे अठरावा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवित आहे मंदिराचे पुरे झालेले काम कळसाच्या योगाने अपुरे राहिले नाही तर ते पुरे झाले हे उघड होते त्याप्रमाणे अठरावा अध्याय हा कळस असल्यामुळे तो गीतारुपी मंदिराचे काम पूर्ण झाले आहे असे स्पष्ट दाखवतो ऐसा व्यास वि राखीले प्राणी कारागीर मंदिर करून प्राण्यांचे नाना प्रकारांनी रक्षण केले एक प्रदक्षिणा जपाची बाहेरो करीती एक ते श्रवण मिशे छियाची कोणी या, या गीतारूपी मंदिराला आवर्तन रुपी प्रदक्षिणा बाहेरूनच करतात व कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात एकते कित्येक पुरते अवधान रुपी विडा पैसा देऊन गीतारूपी मंदिराच्या अर्थज्ञान रूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात ते निज बोधे उरा उरी भेटती आत्मया श्री हरी परिमोक्ष प्रसादरी सर्व हि आत्मज्ञानाने आत्मरूप श्रीहरीची तात्काळ भेट घेतात परंतु या गीतारूपी मंदिराच्या ठिकाणी मोक्षरूपी प्रसाद सर्वांनाही एकसारखाच मिळतो समर्थाची ए पंक्ती भोजने तळील्यावरील एक पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षूची लाभे खऱ्या श्रीमंतांच्या पंक्तीला भोजनात खालच्या वरच्या माणसांना एकच पकवान असते त्याप्रमाणे या गीतेच्या श्रवणाने अर्थ ज्ञानाने व आवर्तनाने मोक्षच मिळतो ऐसा गीता वैष्णव प्रासादू अठरावा अध्याय कळसो विषदू म्या म्हणितला हा भेदू जाणून हे वरील मर्म जाणूनच हे गीतारुपी वैष्णव मंदिर आहे व अठरावा अध्याय हा कर आहे असे मी स्पष्ट म्हटले आता सप्तदशा उठी तो संबंध सांगो दिनंतर अठराव्या अध्यायाची अध्याया उत्पत्ती कशी झाली तो संबंध डोळ्याला दिसेल असा सांगतो का गंगा यमुना उदक वोघ बगे वेगळी कवी होऊन एक पाणीपणे अथवा गंगा यमुना यांचे पाणी ओघाकडे दृष्टी दिली असता वेगवेगळे दिसून येते परंतु या दोन्ही नद्यांचे उदक पाणी या दृष्टीने पाहिले असता एक होऊन दाखवते म्हणजे एकच आहे असे दिसते न मोडिता दोन्ही आकार घडिले एक शरीर हे अर्ध नटेश्वर रूपी दिसे शरीराचे एकत्व न बिघडविता पुरुष असे दोन आकार बनवलेले आहेत हे अर्धनारी निंबी पैसे परीसी नाने लेवे जैसे चंद्री नाही अथवा चंद्रबिंबाच्या ठिकाणी शुक्ल पक्षातील तिथींच्या मानाने प्रत्येक दिवसाला अधिक अधिक कला प्राप्त होत असते परंतु पौर्णिमेच्या दिवशी पाहिले तर जसे चंद्रबिंब च्या ठिकाणी अध्याव अध्याय भेदे गमे किर त्याप्रमाणे या गीतेत एकापासून एक चरण पृथक केल्याने एका श्लोकाचे चार चरण झाले तसेच एका अध्यायात एका श्लोकाहून दुसरा श्लोक निराळा असा तोडल्याने एकाच अध्यायाचे अनेक श्लोक झाले त्याचप्रमाणे एक अध्याय संपून दुसऱ्या अध्यायास आरंभ केला म्हणून गीतेचे पुष्कळ निरनिराळे अध्याय झाल्यासारखे खरोखर जरी वाटत परिप्रमेयाची उजरी आनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एक ची परंतु पदे श्लोक व अध्याय यांच्या अनेकतेमुळे ग्रंथात प्रतिपादिलेल्या सिद्धांतांच्या अभिप्रायात अनेकत्व येत नाही रत्नाच्या हारात रत्ने अनेक असली तरी दोरी जशी एकच असते मोतीये बहुवे एका एकावळीचा पाडू आहे परीशोभे रूप होये एकथ पुष्कळ मोतीये मिळून एक पदरी हार केला असता त्यास एकावळी म्हणता येते परंतु त्या जरी अनेक तरी शोभा एका वेळीच्या ठिकाणी वे फुले व फुलांच्या हारांचे पदर मोजता येतील पण त्यातील सुवास मोजण्याकरता एक दोन अशी बोटे घालता येणार नाहीत या गीतेतील श्लोक व अध्यायाचे तसेच समजावे म्हणजे या गीतेत जरी श्लोक व अध्याय वेगवेगळे आहेत तरी त्या सर्वातून सिद्धांत एकच आहे शते श्लोक अध्याय या अठरांचे लेख परिदेव बोलिले एक जे दुजे नाही या गीतेत श्लोक सातशे आहेत व अध्यायांची संख्या अठरा आहे परंतु देवांनी जे सांगितले ते एकच तत्वज्ञान सांगितले दुसरे नाही आणि ही न ते सोये ग्रंथ व्यक्ति केली आहे, प्रस्तुत निर्वाहे, आणि आई संगती न सोड़ता, ग्रंथा विवरण के सात अठरावे अद्यारूपण तुम्हें धोर तरी सतरावाध्यावतापता श्लोकी देवो ऐसे बोलि तर सतराव्या अध्यायाच्या शेवट होण्याच्या वेळी शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की ना ब्रम्हनामाचा विखी बुद्धी सांडोनी कर्मे कि जती तितुकी होती, तरी ब्रह्मनामाविषयी श्रद्धा सोडून देऊन जितकी कर्मे करावीत तितकी सर्व व्यर्थ होतात हाय कोणी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू म्हणे कर्मनिष्ठा मळू विला देखो, हे देवाचे बोलणे ऐकून अर्जुन डोलू लागला व मनात म्हणाला कर्मावर भर असलेल्या देवाने कमी प्रतीचे लेखले आहे असे मला वाटते तो अज्ञानांधूत व बापुढा ईश्वरूची न देखे एवढा तेथ नाम एक पुढा तया तो दीन कर्मठ कर्मठ वर्ग जर सर्व पहात तर अशा त्या वर्गाला प्रथम एक नाव कशा करणार आणि रजत मे दोन्ही गेली श्रद्धा सानी ते कानुष्याच्या अंतकरणातून रजोगुण व तमोगुण हे नाहीसे झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदीच कमी प्रतीची असते ती ब्रम्हनामाच्या ठिकाणी कशी जडेल मग कोता खेव देणे वरील धावणे सांडी पडे खेळणे नागिणीचे ते ब्रम्हनामाच्या श्रद्धेशिवाय कर्म करणे हे कसे घातक असते ते अर्जुन आता सांगतो मग शस्त्राच्या अग्राला अलिंगन देणे दोरीवर धावणे अथवा नागिनी बरोबर खेळणे या गोष्टी देखील त्या श्रद्धाविरहित कर्मा पुढे घातकपणाच्या बाबतीत हार खाती सी कर्मे तया जन्मांतराची कडे दुर्मेळा वे येवडे कर्माजी श्रद्धेशिवाय कर्मे तशी घातक आहेत शिवाय त्या कर्माची प्रवृत्ती दुसरे जन्म देण्याकडे असते एवढे सर्व योग कर्मात असतात ना हे तरी ज्ञानाची अथवा हे कर्म जर चुकून यथासांग झाले तर ते कर्म करणाऱ्याला ज्ञानाची योग्यता प्राप्त होते व कर्मनीट झाले नाही तर त्या कर्मानेच तो कर्म करणाऱ्या नरकाच्या घराला जातो कर्मी हा ठावोवरी आहाती बहुवा अवसरी आता कर्मठा कैवारी मोक्षाची हे कर्मामध्ये इतके पुष्कळ अडचणी आहेत असे जर आहे तर कर्मठाला मोक्षाकडे जाणे कोठून घडणार तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू आदरी जो अव्यंगू संन्यास होतो तर आता कर्माचे हे दारिद्र्य नाहीसे होवो व सर्व कर्मांचा त्याग केला जावो आणि त्या दोषरहित संन्यासाचा स्वीकार केला जाव कर्म बाधेची कही जे गोष्टी नाही ते आत्मज्ञान स्वाधीन होय जेथे कर्म बाधेच्या म्हणजे जन्ममरणाच्या भयाचे मुळी नाव देखील नसते असे आत्मज्ञान ज्या योगाने स्वाधीन होईल ज्ञानीचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञान आकर्षिते सूत्र तंतु जे का जे ज्ञानाला बोलावणारे मंत्र आहेत जे ज्ञान पिकवणारे चांगले शेत आहे व जे ज्ञानाला आकर्षण करणारे सुताचे दोर आहेत ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्टोनी सुटो जग तरी हे आता चांग व्यक्त पुस असे जे दोन संन्यास व त्याग या दोघांचे आचरण करून जग कर्माच्या बंधनातून सुटावे म्हणून आता त्याग व संषयी देवास चांगले स्पष्ट विचार ऐसे प्रश्न केला असे अर्जुनाने मनात म्हणून त्याग व संन्यास यांचे ज्ञान पृथकत्वाने व चांगले स्पष्ट करण्याकरता जेव्हा त्याने प्रश्न केला तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चा तया व्यक्ती झाली अष्ट म्हणून श्रीकृष्णांनी जे भाषण केले त्यात अठरावा अध्याय प्रकट झाला आहे एव्यजनक भावे अध्याव अध्याया ते प्रसवे आता ऐका बरवे पुसिले ते याप्रमाणे एक उत्पन्न करणारा व त्यापासून दुसरा उत्पन्न होणारा या नात्याने एका अध्यायापासून दुसरा अध्याय उत्पन्न झाला आता अर्जुनाने जे विचारले ते चांगले ऐका तरी पंडू कुमरे तेवाचे सरते बोलणे जाणवनी अंतः करणे काणी घेतली तरी पंडूराजाच्या मुलाने म्हणजे अर्जुनाने देवाचे बोलणे सतराव्या अध्याय संपलेले पाहिले व तो मनात खिन्न झाला ए रवी तत्व विषयी भला तो निश्चितू असे कीर जाहला, परी देव राह उगला तेसा हवेना। वास्तविक विचार करून पाहिले तर त्याचा आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी खरोखर ठाम निश्चय झाला होता परंतु आता देव स्वस्थ बसतील हे त्याला सहन होईना वत्स धाल या हिवरी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐशीचा आहे वासरू तृप्त झाल्यावर देखील गाय आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासरास वाटते एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार असाच आहे तेने भी नहीं ते तरी त्या प्रेमाच्या योगाने आपल्या आवडती अशी काही कारण नसताही बोलावेसे वाटते व ते एकदा पाहिलेले असले तरी पुन्हा डोळे भरून पहावेसे वाटते आवरता विषय एकदा उपभोगला तरी त्याचे भोगाविषयीची इच्छा त्या भोगाने दुप्टीने वाढतच जाते ऐसी प्रेमाची हे जाती पार्थ तवते म्हणून करू ला हे खंती उगेपणाची प्रेमाचा हा प्रकार असा आहे आणि अर्जुन तर प्रेमाचीच मूर्ती आहे म्हणून देवाचे स्तब्ध बसणे त्याच्या मनास बरे वाटे आणि संवादाचे निवहारी ज्याप्रमाणे एरवी न दिसणारे आपले रूप आरशात पाहता येते त्याप्रमाणे देणे घेणे बोलणे ऐकणे वगैरे व्यवहार ज्याच्या संबंधाने होत नाहीत ती ब्रम्ह वस्तू प्रश्नोत्तराच्या निमित्ताने अनुभवता येते मग, तो ही है, तरी भोगने थोके, सुखे, मग तो संवाद जर बंद पडला तर ब्रह्मस्तूच्या आनंदाचा अनुभव घेत असताना ते अनुभव घेणे मध्येच बंद पडेल तेव्हा मग आत्मसुखाच्या भोगाला चटावलेल्या अर्जुनाला हे आत्मवस्तूचे भोगणे बंद पडणे कसे सहन होईल या लागी त्याग सं पुसावयाचे घेऊन मिस परत विग व संन्यास विचारण्याचे निमित्त घेऊन ते गीता गीतारूपी वस्त्र अर्जुनाने पुन्हा उलगडावयास लावले अठरावा अध्या वे हे एकाध्यायी गीताची आहे जै वासरूची गाय दुहेराध्याय नाही तर एका एखाद्यायी गीताच आहे ज्या वेळेला वासरूच दूध काढायला लागेल त्यावेळेला पाना सोडण्यास गायस कितीचा वेळ लागेल तैसी संपता अवसरी गीता आदरविली माघारी स्वामी भृत्याचा न करी संवाद उई त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी पुन्हा गीता व्याख्यानाचा आरंभ करावयास भाग पाडले यात काही आश्चर्य नाही कारण गुरु शिष्यांचा संवाद असो अर्जुने पुसीजत असे मने विश्वेशे परंतु हे अर्जुन प्रमाण विचारा व्या लगला तो मनाल हे जगह विनंती ऐसी अर्जुन उन्यास्य महाबा हो तत्विच्छा त्यागस्चे ऋषी केश पृथक केशी अर्जुन मनाला, हे महाबाहो ऋषिकेश केशी निषूदन संन्यासाचे आणि त्यागाचे तत्व पृथकपणे जाण्याची माझी इच्छा आहे हा जी संन्यासू आणि त्यागू या दोही एक अर्थी लागू जैसा संघातू आणि संगू सांगातेची बोले अहो महाराज संन्यास व त्याग या दोन शब्दांचा एकाच अर्थाशी संबंध असल्याचे दिसून येते संघात आणि संघ या दोन शब्दांनी सारखेच समुदायाचे त्यागुची बोली जतू अस जाणी त्याग या शब्दाने त्याप्रमाणे संन्यास या शब्दानेही त्यागच सांगायच आहे अशी आमच्या मनाची ठाम समजूत आहे ना काही आधी तो देव करो तू विषदू येथ म्हणे मुकुंदू भिन्नची पै अथवा त्याग व संन्यास या, या दोन शब्दांच्या अर्थात जर बेग काही भेद असेल तर तो देवानी स्पष्ट करावं यावर देव म्हणाले या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत एरवी अर्जुना तुझा मनी त्याग संन्यास दोनी एक अर्थ गमले हे मानि मीही साच एरवी अर्जुना तुझ्या मनामध्ये त्याग व संार्थकच आहेत असे वाटले व वा एका दृष्टीने हे मीही खरे मानतो त्यागुची परिकारण येथ भेदी ये खरोखर त्याग व संन्यास या दोन शब्दांनी निश्चय करून त्यागच म्हटला जातो परंतु यांच्या अर्थात भिन्नता असण्याचे कारण इतकेच आहे जे निपटून कर्म सांडीजे ते सांडणे संन्यासू म्हणीजे आणि फल मात्र का त्याजिजे तो त्यागोगा अर्जुना मुळी कर्मच करावायचे नाही या कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणावे आणि कर्म करून त्या कर्माचे जे केवळ फळ टाकणे त्याला त्याग म्हणावे तरी कोणा कर्माचे फळ सांडीजे कोण कर्म, सांडी कर्म केवळ हेही सांगो विवळ चित्त दे परंतु कोणत्या कर्माचे फल टाकावायचे व कोणते कर्म मुळीच करावायचे नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो तू लक्ष दे तरी दांगी विती आपडाली तैसे लांबे राजागर नुठीती ते तरी रानात व डोंगरात आपोआप भिकार म्हणजे वाईट झाडे उत्पन्न होतात त्याप्रमाणे चांगल्या बागा व भाताची पिके सहज उगवत नाहीत न पेरिता सैन धतरु कुठती तैसे साळीचे होणे नाही गा राणे जयापरी ज्याप्रमाणे न पेरता गवत जिकडे तिकडे आपोप उगवते त्याप्रमाणे साळी आपोआप उगवत नाहीत साळीच्या पिकास पेरणी व राब ही लागतातच कागा अंग जाहले सहजे परी लेणे उद्यमे कि जे नदी आप अथवा ज्याप्रमाणे शरीराचे अवयव स्वाभाविकच असतात परंतु दागिने प्रयत्नाने मुद्दाम घडवून तयार करावे लागतात नदीचा ओघ स्वाभाविकावी लागते तैसे नित्य नैमित कर्म होय स्वाभाविक का, परी कामि का, न कामिता कामिक नेजे त्याप्रमाणे नित्य म्हणजे स्नानसंध्यादी कर्म व नमित म्हणजे श्राद्ध करणे वगैरे कर्मे ही कर्मे स्वाभाविक रीतीने म्हणजे वेदाज्ञे प्रमाणे होत असत परंतु जे काम्य कर्म असते ते मात्र फलाची इच्छा न करता होत नाही श्लोक दुसरा श्री भगवान उवाच काम्यानाम कर्मनान्यासम कवयो विदु सर्व कर्म फल त्यागम श्री कृष्ण म्हणाले काम्य कर्माचा त्याग म्हणजे सर्व कर्मांच्या काम्य कर्मांची उभारणी होण्याकरता फलांच्या इच्छांचा समुदाय कारण असतो व ज्या काम्य कर्मात प्रसिद्ध अश्वमेधाधिक यज्ञ आहेत वापी कुप आराम अग्रहारे हन महाग्राम आणि काही नाना संभ्रम आड, बगीचा वगैरे परोपकारार्थ तयार करतात व जमिनी गाव वगैरे ब्राह्मणांना इनाम करून देतात व मोठले गाव वसवतात याशिवाय अनेक प्रकारच्या व्रतांचे पसारे ऐसेपूर्त सकळ जयामना एक अशी ही सर्व इष्ट व पूर्त कर्मे होत त्यांचा उगम केवळ एक फलेच्छेवर अवलंबून असतो व त्या काम्य कर्माचे आचरण आपले फळ कर्मकर्त्यास अगदी बांधून बडेच भोगावयास लावते